श्री गणेशाय नमहा अध्याय सातवा सर्थ श्री ज्ञानेश्वरी श्लोकार्थ पहिला पहिला आणि दुसरा श्री भगवान म्हणाले अर्जुना माझ्या ठिकाणी मन आसक्त करून व केवळ माझाच आश्रय ठरून तू योगास करू लागलास म्हणजे ज्या प्रकारे निःसंशय मला समग्र जाणशील तो प्रकार ऐक मी तुला विज्ञानसह वर्तमान ते ज्ञान पूर्णपणे सांगतो ते जाणल्यावर मग या लोकी आणखी जाणण्याजोगे काही राहणार नाही कळते हो ऐका मग श्री अनंत पारथरा म्हणाले अरे तू निश्चयी करून योगयुक्त झालास आता मी तुला व्यावहारिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान अशा रीतीने सांगेन की त्या योगाने तळहातावरील रत्न आपण पाहतो त्याप्रमाणे तू मला सगळं ओळखशील या ठिकाणी प्रापंचिक ज्ञानाशी काय करायचे आहे अस जर तुझा मना चाह हो तो आधी खरोखरते समझुन घा <coughs> साक्षात्कारा वे बुद्धि की नजर थाम ज्याप्रमा तीरा टेक नालत नहीं प्रमाणे ज्याण बुद्धि का शिकाव होता नहीं विचार ही मगे रहो तर्का हुप मोड़ो तला ज्ञान अर्जुना बाकी सर्व प्रापंच ज्ञाने सेज्ञान अ आणि प्रपंच खरा मानणे हे अज्ञान होय असे समज आता सर्व अज्ञान नाहीसे होईल विज्ञान समूळ जळवून जाईल आणि मूर्तीमंत ज्ञान प्रकट होईल ज्याच्या योगाने सांगणार असे बोलणे खुंडते ऐकणाराची इच्छा कमी होते आणि अमुक मोठे अमुक लहान असा भेद राहत नाही व जे थोडे ऐकले असतासुद्धा मनातील पुष्कळ हेतू पूर्ण होतील ते गुप्त तत्व तुला तु तु सांगतो श्लोकार्थ तिसरा हजारो मनुष्यामध्ये कोणी एखादाच माझ्या प्राप्तीविषयी यत्न करतो आणि माझ्याकरता येत करणाऱ्या सिद्धातूनही एखादाच मला तत्वतः म्हणजे खऱ्या खऱ्या स्वरूपाने जाणतो अरे खरोखर हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा होते आणि तसेच ज्ञानाची इच्छा उत्पन्न झालेल्या पुष्कळात मला तत्त्वतः जाणणारा क्वचितच सापडतो ज्याप्रमाणे मनुष्याने भरलेल्या त्रिभुवनात फौजेमध्ये ठेवण्याकरता एक एक चांगला शूर निवडून लक्षावधी फौज तयार करतात आणि त्यातूनही ज्या वेळेस तलवारीचे घाव शरीरावर बसतात त्यावेळेस एखादाच विजयश्रीचा अधिकारी होतो त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या अस्थेच्या पुरात कोट्यवधी लोक उड्या टाकतात परंतु एखादाच तिच्या पैलथडी जातो एखाद्यालाच माझी प्राप्ती होते म्हणून ही सामान्य गोष्ट नसून मोठी श्रेष्ठ आहे परंतु ती पुढे सांगता येईल प्रस्तुत तुला विज्ञानाचे रूप सांगतो ते ऐक श्लोकार्थ चौथा भूमी उदक तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारे विभागलेली माझी प्रकृती आहे हे धनंजया ऐक आपल्या अंगाची पडछाया असते त्याप्रमाणे ही महदादी तत्वे म्हणजे माझी माया होय हिलाच प्रकृती असे म्हणावे व हिचे आठ निरनिराळे प्रकार आहेत असे समजावे आणि हिच्यापासून हे त्रैलोक्य उत्पन्न होते ही आठ प्रकाराने कशी निराळी आहे अशी शंका जर तू मनात तर तोच विचार विचार सांगतो ऐक उदक तेज आकाश पृथ्वी वायू मन बुद्धी अहंकार हे तिथे निरनिराळे आठ प्रकार आहेत लोकार्थ पाचवा हे महाभाह ही अपरा म्हणजे गौण प्रकृती होय हिच्याहून वेगळी जी माझी परा म्हणजे जीवभूता प्रकृती ही श्रेष्ठ आहे असे समज तिचा या जगताला आधार आहे पार्था ह्या आठ भागांची साम्यस्थिती म्हणजे एकीकरण ती माझी परमप्रकृती आणि तिलाच जीवभूता ही संज्ञ आहे ही अचेतनाचे म्हणजे शरीराचे जीवन करते ज्ञानाला चेतना देते आणि मनाला शोक आणि मोह मानण्यास लावते हे पहा की हिच्या सानिध्याने बुद्धीच्या अंगी ज्ञान उत्पन्न होते वही ही अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करते श्लोकार्थ सहावा या दोन्ही प्रकृती सर्व भूतांच्या उत्पत्तीला कारण आहेत असे तू समज आणि म्हणून मी सर्व जगताचा उत्पत्ती करता आणि संहार करता आहे ही सूक्ष्म पराप्रकृती जेव्हा स्वेच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची टांगसाळ सुरू होते या टांगसाळीत आपोआप चार प्रकारचे ठसे उमटू लागतात त्यातील पंचमहाभूतांची योग्यता सारखीच असते परंतु जाती भिन्न असतात त्यांच्या चौऱ्याऐंशी लक्ष जाती असून त्या जातीत आणखी किती जाती आहेत त्यांची गणती नाही अशा पुष्कळ नाण्यांनी म्हणजे जातीने निराकार शून्य म्हणजे अव्यक्ताचा गाभारा भरून जातो याप्रमाणे एक एकसारखे पुष्कळ ठसे बनतात आणि त्यांच्या वृद्धीची गणना प्रकृती ही हीच ठेवते ती नाण्यांवर खुणा करून त्यांचा विस्तार करते व मागहून त्यांची आठणी करते अशा प्रकारे कर्माकर्माप्रमाणे घडामोड करण्याची मायेची प्रवृत्ती आहे हे रूपक असो तुला समजेल अशा उघड रीतीने सांगायचे म्हटले तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरूपांचा विस्तार करते आणि प्रकृती तर निसंशय माझ्याच ठायी बिमते अर्थात जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यास मीच श्लोकार्थ आहे श्लोकार सातवा हे धनंजया माझ्याहून जगाला दुसरे कारण काही नाही सोन्याचे सुतात तसे सोन्याचे म सोन्याचे मणे ओवावेत तसे हे सर्व जग ओतप्रोत माझ्यात ओवलेले आहे हे दृश्य विश्व मृगजळाप्रमाणे आहे मृगजळाचे मूळ पाहू गेले असतात ते केवळ सूर्यकिरण के नसून सूर्यच होय सूर। त्याचप्रमाणे अर्जुना जिच्यापासून ही सृष्टी झाली आहे ती प्रकृती आणि सृष्टी यांचा उपसंहार करून म्हणजे यांना वजा करून पाहिले तर अवशिष्ट तत्व मीच आहे अशा प्रकारे जे उत्पन्न होते दिसते व नाहीसे होते ते माझ्याच ठिकाणी होते ज्याप्रमाणे दौऱ्याने मणी धरलेले असतात त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे सोन्याचे मणे करून ते सोन्याच्या स्तारेत ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व जग अंतर्बाह्य मीच व्यापले आहे श्लोकार्थ नव्वा हे कौंतया सर्व उदकामध्ये जो रस तो मी आहे सूर्यचंद्रामध्ये जी प्रभा ती मी सर्व वेदामध्ये जो प्रणव म्हणजे ओंकार तो मी आकाशामध्ये शब्द तो मी पुरुषामध्ये पराक्रम तो मी आहे आ पृथ्वी उत्तम सुवास तो मी अग्निमदे तेज मे आणि सर्व भूतान ठाई जीवन मे व तपस्व्या तप मी आहे। पाने जो है मनुन पो रस है कि व्यात जो स्पर्श आहे कि वह चंद्र आ सूर्य हो प्रकाश है तो मीच है अे सम्रमा पृथ्वी के ठिकाणी स्वभावता आना जो सुस तो मी आकाशा शब्द मन जो है तो मी तसे वेदात ओंकार म्हणून जो आहे तो मी मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा जो अहमभावाचे सत्व आहे ते पौरुष मी हे तत्व तुला सांगून ठेवतो तेजाला अग्नी या नावाचे जे उगीच पांघरूण आहे ते दूर केले असतात त्याचे खरे स्वरूप ते मी आणि या त्रिभुवनात प्राणी पुष्कळ प्रकारच्या जातीत जन्म घेऊन आपापल्या जातीच्या अनुरोधाने अन्नादी जीवनाने जीवन पावतात कोणी वारा पिऊन असतात कोणे गवतावर उपजीविका करतात कोणी अन्नावर राहतात आणि कोणी पाण्यावर आपले उपजीवन करतात असे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे निराळे जीवन दिसते ते सर्व मीच आहे श्लोकार्थ अकरावा पार्था सर्व भूतांचे सनातन बीज मी हे जाण बुद्धिमंतांची बुद्धिमी तेजस्व्यांचे तेज मी इच्छा, प्रीती, अन्न पानादी विषयक इच्छा तो मी आहे खरोखर उत्पत्तीच्या वेळी ते आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते आणि ते अंतकाली ओंकाराचे अक्षरे घेऊन टाकते जोपर्यंत या जगाला आकार आहे तोपर्यंत जे त्याच्यासारखेच दिसते परंतु महाप्रलयाच्या वेळेस ते कोणत्याही आकाराचे नसते असे जे ह्या जगाचे अनादी व सुधसिद्ध बीज ते मी आहे ते आज अगदी तुझ्या हातात देत आहे मग अर्जुना ते समजून घेऊन जर तू त्याचा विचार करशील तर त्याचा उपयोग कसा चांगला होईल तो पाहशील परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे बाजूला नव्हते तुला मी आपल्या संख्यपाने सांगतो हे पहा की तपस्व्यांचे ठाई तप म्हणून जे आहे ते माझे रूप आहे बलवानात बल म्हणून जे आहे ते मी असे निःसंशय समज आणि बुद्धिमंतांना बुद्धी म्हणून जी आहे ती मी श्रीकृष्ण म्हणतात ज्याच्या आचरणापासून धर्म आणि अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात तो प्राणीमात्राच्या ठिकाणी असणारा काम मी एरवी विकार उत्पन्न होऊन इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे जरी आचरण केले तरी तो काम धर्माविरुद्ध जाऊ देत नाही तो काम निषेधाची आडवाट सोडून विधीच्या वाटेने नीट जातो आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर नियम रूप मशाल पेटलेली असते अशा रीतीने हा काम चालतो म्हणून धर्माचे आचरण पूर्ण होते व त्यामुळे संसारात राहणाऱ्याला मोक्षरूपी तीर्थात मुक्ती प्राप्त होते तो काम वेदाच्या महत्वरूपी मांडवावर कर्मफलांची पाने मोक्षाला लागत तोपर्यंत सृष्टीचा वेळ वाढवतो योगांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात अशा नियमाने राहणारा व प्राणीमात्रास बीजभूत असा काम तो मी आहे हे एक एक तुला कोठवर सांगावे तर वस्तूमात्र म्हणून जे काही आहे ते सर्व माझ्यापासून विस्तार पावले आहे असे समज श्लोकार्थ बवा जे सात्विक राजस आतामस विकार है उत्पन्न रज रजत भाव है रूपन्न ओरी मसूर तरी मीत नहीं ज्याप्रमा स्वप्नि डोहत जा जागृति बुड़ नहीं किसान पूर्ण भर लेते हैं परंतु त्याचेपासून अंकुर फुटून लाकूड बनल्यावर मग त्या लाकडाचे ठिकाणी बीज असते का सांग बरे त्याचप्रमाणे सात्विक आधी सर्व भाव जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत तरी त्यामध्ये मी नाही खरोखर आकाशात जे ढग उत्पन्न होतात त्यात शुद्ध आकाश नसते किंवा ढगात जे पाणी असते त्या पाण्यात ढग नसतात नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज म्हणजे वीज जे चकचकीत दिसते त्या विजेमध्ये पाणी असते का अग्नीपासून जो धूर उत्पन्न होतो त्या धुरात अग्नी ऐका सांगोरे त्याचप्रमाणे हे भाव जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत तरी ते म्हणजे श्लोकार्थ तेरावा या त्रिगुणमय विकाराने हे सर्व जग मोहून गेले आहे म्हणून या गुणांच्या पलीकडे असलेला अविनाशी असा जो मी त्या मला ते जाणत नाहीत तथापि पाण्यापासून उत्पन्न झालेले गोंडा पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थ लोपले जाते असे पहा की स्वप्न हे खोटे आहे परंतु निद्रेच्या योगाने ते खरे भासते त्यावेळेस ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का अथवा डोळ्यातील पाण्याने उत्पन्न झालेला वडस दृष्टीबंद करीत नाही का त्याचप्रमाणे माझ्याच ठिकाणी प्रतिबिंबित झालेली सत्व रज आणि तम या गुणांनी युक्त अशी माझी सावली म्हणजे माया पडद्याप्रमाणे माझ्याच स्वरूपाच्या आड येते म्हणून प्राणी मला जाणत नाहीत आणि माझ्याचपासून उत्पन्न झालेले असून ते मदरूप होत नाहीत ज्याप्रमाणे पाण्यापासूनच उत्पन्न झालेली मोते पाण्यात मिसळत नाहीत अथवा मातीचा घट करून तो कच्चेपणे तसाच मातीस मिळवला असताही मिळतो परंतु तोज विस्तवात भाजल्यावर निरा बनतो त्याचप्रमाणे सर्व भूत जात ते माझेच अवयव आहे परंतु मायेच्या योगाने जीवपणाला पावडे म्हणून माझ्यापासून उत्पन्न झाले असून मद्रूप होत नाहीत माझेच असून मला ओळखीत नाहीत व मी आणि माझे या भ्रांतीने विषयांत झालेले आहेत श्लोकार्थ पंधरावा ही अतिदिव्य आणि त्रिगुणात्मक अशी माया दुस्तर आहे जे मला येतात ते माया रूप मायादी तरून जातात मायेने ज्यांचे ज्ञान नष्ट केले आहे व असुरी प्रकृतीचा ज्यांनी आश्रय केला आहे असे पापी व मूर्ख नराधम मला शरण येत नाहीत तेव्हा आता धनंजया ही महत्त्वादी माझी माय तरुण मद्रूप व्हावे या गोष्टीचा अनुभव कसा यावा कारण जी माया नदी निर्गुण ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यात असतानाच प्रथम तिच्या ठिकाणी संकल्परूप जलाचा उगम होऊन पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने कर्म व मोक्ष यांचे उंच काठ ओलांडून पुढे चाललीये जी सत्वादी गुणरूपी मेघांच्या वृष्टीने भरून भ्रांती रूप महापुराने नियम रूप शहरे वाहून येत आहे जिच्यात द्वेषरूपी भोवरे असून जी, जी मत्सर रूप वळणाने वाहत आहे जिच्यात उन्मत्तपणा इत्यादी मोठाले मासे तळपत आहेत जिच्यात प्रपंच रूपी भेदांची वळणे असून कर्माकर्मांच्या पुरामध्ये सुखदुःखरूपी केर कचरा तरंगत येऊन कडेला लागत आहे जी मधील विषय सुखरूपी बेटावर कामरूपी लाटा आदळून त्या ठिकाणी अहंकाररूपी ओघाने व विद्या धन आणि सामर्थ्य या तीन मदांच्या उकळ्याने ज्या ठिकाणी विषयी तरंगांच्या लाटा उसळत आहेत उदय आणि अस्त यांच्या लोंढ्याने जन्म मरणांचे पडून त्या ठिकाणी पंचमहाभूतात्मक शरीर रूप बुडबुडे उत्पन्न होतात व लय पावतात जिच्यात मोह भ्रांति है मैर्यरूपस बिड़ून टाकत आठिका अज्ञान रूपी मोठे भोवरे भोवती फिरत भ्रांतिरूप गढ़ूल पानी आस्थारूप गात ऋतुन तमोरूपी खड़खलाटा स्वर्ग प्राप्ति की गर्जना होती हा तमोरूपी प्रवाह धरना जानेस अवघड़ है ये थे सत्वरूपी स्थिर पानी मोठा डोह है किंबुना ही मया नदी दुस्तर है खरोखर हिमधील जन्म मृत्यूच्या पुराच्या लोंढ्यात सत्य लोकाचे किल्ले वाहून जातात आणि ब्रह्मांड गोलाचे धुंडे तेव्हा जा नाही अरे असा मायापूर आणखी तिथे एक मोठेच नवल आहे की ही, ही नदी तरुण जाण्याला जे जे उपाय करावे ते अपायकारकच होतात कोणी आपल्या बुद्धीच्या बळावर हिमधून तरुण जावे म्हणून हिजमध्ये उडी टाकली त्यांचा पत्ताच नाहीतून तरुण माशाच्या तोंडात सबंधच नाहीसे झाले कोणी तारुण्याच्या बळाने कमर कसून मदनाच्या कासेला लागले तो त्यांना विषयरूप सुसरीने चघडून टाकले मग ते वार्धक्य रूप लाटामध्ये तरंगत जात असताना रूप जाळ्यात सापडतात व त्या योगे चहूकडून जखडून जाऊ जखडून जखडले जाऊन शोक रूप कड्यावर आदरतात व पुढे क्रोधरूपे भोवऱ्यात सापडले असता कोठे वर डोके कराय गेले की आ, अपत्ती गिझाडे त्यास टोस टोचून खाऊ लागतात आणि मग तेच दुःखरूपाचे खलात फसून मरण रूप वाळून रुतले जातात अशा प्रकारे जे मागे लागले ते फुकट जातात तेंसे जीने व्यर्थ होते को यज्ञाधिक क्रियाूपी पेटी बधुन पोटाखली घर्गसुखरूपी कपारितड़कून रहाप्ति के आशे कर्मरूप बाहुबला भरोसा परंतु कर्तव्य कर्तव्या वर्णात पड़ता वैराग्य रूप नालत नहीं व विवेक रूप का टेकत नहीं तथापि योगा परंतु अच्छे क्वचित घड़े अशा प्रकार जीवाच्या अंगबळाने ह्या मायारूप नदीतून तरुण जाता येते हे म्हणणे कशासारखे आहे म्हणावे ते सांगतो जर पथ्य न करणाऱ्याची व्याधी टळेल साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल किंवा विषयासक्त पुरुष सिद्धी प्राप्त झाली असता तिला सोडील जर चोरांची सभा भरेल अथवा माशाला गळ गिळता येईल किंवा भित्र्याला भिवून पिशाचे माघारे फिरेल जर हरणाचे पाडं जाळे कुरतडील किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडील तरच जीवाना आपल्या स्वतःच्या शहाणपणाने माया नदी तरून पहिली पलीकडल्या कर, पली तिरी जाता येईल म्हणून हे पंडूसुता ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकवत नाही त्याप्रमाणे ही माया रूप नदी जीवाला तरवत नाही येथे जे मला अनन्य भावाने शरण ते फक्त या दुस्तर नदीतून सहज तरून जातात इतकेच नव्हे तर ते अलीकडच्या काठी असतानाच माया जल पार नाहीसे होते त्या ज्यांना सद्गुरु हाच नावडी असून ज्यांनी ब्रह्माची कास बळकट धरली आहे व ज्यांना आत्मनिवेदन हे तारू सापडले आहे जे अहमभावाचे ओझे टाकून विकलपू पुर, विकल रूपी वारा चुकून आणि बायका मुलांच्यावरील अनुरागरूपी पाण्याची धार टाळून जे ते जीवात्म्यांचे ऐक्य हात उतार त्या उताराने बोधरूपी सांगडीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील काठाला जाऊन पोचतात ते वैराज्य रूप हात टाकीत अहम ब्रह्म या भावाच्या बळावर पोहून निवृत्तीरूपी तटावर निर्विघ्नपणे निघतात या उपायाने जे मला भसतात तेच या मायारूप नदीतून तरून जातात परंतु असे भक्त अगदी बिरळा फार नाहीत श्लोकार्थ सतरावा अर्जुना हे भर श्लोकार्थ सोळा आणि सतरा अर्जुना हे भरतश्रेष्ठा अर्थरोगाधिकाने पीडित जिज्ञासू भगवत तत्त्व जाणण्याची इच्छा करणारा अर्थार्थी म्हणजे भोगीच्छू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे पुण्यवान लोक मला भसतात त्यामध्ये ज्ञानी हा निरंतर माझे ठिकाणी तत्पर असून एकनिष्ठेने माझी भक्ती करतो म्हणून श्रेष्ठ आहे ज्ञानाला मी अत्यंत प्रिय आहे व तो मला अत्यंत प्रिय आहे कारण त्या एकाशिवाय व इतर सर्व प्राण्यांना अहंकार आत्मस्वरूपाचा विसर पडतो त्यावेळी ता त्यास नियमरूपी वस्त्राचे भान राहत नाही अधोगतीची लाच नाही शेवते आणि ते वेदबाहेर्तणूक करतात अर्जुना असे पहा की या शरीरूप गावात ज्या कार्यकर्ता आले तो सर्व कार्यभाग सोडून या इंद्रिय समुदाय रूप समुदायरूप अहम ममतेची बडबड करण्याकरता कामक्रोधाधिक विकारांचा समुदाय गोळा करतात आणि दुःख आणि शोक यांचे नाव यांचे घाव पडत असताही त्यांना त्यांची सुद्धा नसते हे सांगावयाचे कारण काय म्हणशील तर ते मायेने ग्रासलेले असतात म्हणून ते मला मुक्तात परंतु फक्त चौघांनीच ज्यांनी माझे भजन केले त्यांनी आत्महित वृद्धिंगत केले या चौघापैकी पहिल्याला अर्थ दुसऱ्याला जिज्ञासू तिसऱ्याला अर्थार्थी व चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात आर्थ हा दुःख निवारणासाठी मला भसतो जिज्ञासू ज्ञानप्राप्तीकरता भसतो आणि तिसरा जो अर्थार्थी तो द्रव्यप्राप्तीचे इच्छेने मला भसतो परंतु चौथा जो असतो त्याला काहीच कर्तव्य नसताही तो मला भसतो म्हणून तो एक ज्ञानीपुरुषच माझा भक्त होय हे ध्यानात ठेव कारण त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने भेद, भेद रूप अहंकार अंधकर नाही सहतो व मग त्याचे माझ्याशी ऐक्य होऊन तो मद्रूप होऊन बसतो व त्याची भक्ती ही तशीच कायम असते परंतु स्फटिकमणी जसा उदकमय दिसतो तसा हा ज्ञानीपुरुष इतरांच्या दृष्टीला दिसतो तसा नव्हे त्याचे वर्णन करताना कौतुक कौतुक वाटते ज्याप्रमाणे वारा हा गगनात शांत झाल्यावर मग त्याचे वारे पण वेगळे उरत नाही त्याप्रमाणे हा जरी मदरूप झाला तरी त्याचा भक्ताचा जा बाणा जात नाही जर वारा हलवून पाहिला तर तो गगनाहून वेगळा भासतो एरवी गगन आणि तो, तो ज्या ज्याप्रमाणे एकच त्याचप्रमाणे शरीरासंबंधी सर्व कर्माच्या आचरणाने तो माझा भक्त असा वाटतो परंतु स्वानुभवाच्या योगाने तो मदरूपच असतो आणि ज्ञानप्राप्तीच्या उजेडाने मीच त्याचा आत्मा असे तो जाणतो म्हणून ही संतोष पाहून त्याला आपल्या आपला आत्मा असे म्हणतो जो जीवपणाचा पलीकडील खून समज सम्दु, समजून घेऊन व्यवहारात वागतो तो देह धारण केल्यामुळे माझ्यापासून वेगळा होईल का बहा बरे श्लोकार्थ आठरावा हे सर्व श्रेष्ठत्व परंतु त्यात ज्ञानी तर माझा आत्माच आहे असे मी मानतो कारण तो माझ्या ठाई चित्त ठेवून मलाच सर्वोत्तम गती मानून माझा आश्रय करतो म्हणून आपल्या हिताकरता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतो परंतु मी ज्याच्यावर प्रीती करतो असा एक भक्त ज्ञानीच होय हे पहा की दुधाच्या आशेने सर्व लोक गाईला चारा घालतात परंतु आपल्या वासराला भाल्याशिवाय ती कशे दूध पासते का तर त्याला दुसरी काही एक गोष्ट माहीत नसून आपल्या तनमन प्राणाने ते आईलाच ओळखत असते आणि जी वस्तू पाहिल ती माझी आई आहे असे समजते अशा प्रकारे ते वासरू अनन्य भक्त असते म्हणून त्याच्यावर गायीही तशीच प्रीती करते यास्तव लक्ष्मीपती म्हणजे श्रीकृष्ण जे बोलले ते खरे हे असो मग म्हणतात ज्ञानाशिवाय जे तुला इतर भक्त सांगितले तेही मासे आवडते आहेत त्यांना मासे ज्ञान झाले म्हणजे मग ते परत फिरणे विसरतात ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिथे माघारी फिरणे खुंटते त्याचप्रमाणे ज्याच्या अंतःकरणरूपी दरीतून अनुभवरूप गंगा निघून मला मिळाली तो मदरूप झाला हे वर्णन किती करू एरवी ज्ञानी ज्याला म्हणतात तो केवळ माझा जीव की प्राण होय हे सांगू नये पण काय करावे ही न बोलण्याची गोष्ट तुला प्रसंगोपात सांगितली श्लोकार्थ एकोणीसावा ज्ञानीपुरुषाला बहुत जन्मानंतर सर्व काही वासुदेव रूप आहे अशा प्रकारे माझी प्राप्ती होते असा हा महात्मा फार दुर्लभ आहे जो विषयरूप दाटधाडीतून दाड़ कामक्रोधाधिक संकटे टाळून व पहाडावर चढून आला नंतर हे वीर श्रेष्ठा अर्जुना साधूंच्या संगतीने सत्कर्माच्या सरळ वाटेने दुराचरणाच्या आडमार्गाला डावलून आणि आस्थेच्या म्हणजे फलाशेच्या वाहना पायात न घालता शेकडो जन्म भक्तीची वाट चालणारा जो ज्ञानी भक्त तो फलांच्या हेतूचा काय हिशोब करेल याप्रमाणे शरीरसंबंधी अज्ञानरूप रात्री उपाधिरहित वाट चालत असता सहज कर्मक्षय होऊन ज्ञानोदयाची पहाट होते त्याच वेळेस रूप उशकाल होतो आणि मग रूप सूर्याची कोळी किरणे पडून समदृष्टीचे ऐश्वरे त्याच्या दृष्टीस पडते त्यावेळी तो जिकडे तिकडे पाहतो तिकडे तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही अथवा तो जरी स्वस्थ बसला तरी त्याला मीच दिसतो फार काय सांगावे त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही दिसत नाही ज्याप्रमाणे पैंत बुड़िया घटा आत व बाहर पानी क्या तो माजा आत व मी अंतर्य है बोलूँ दाखनेसारखे नहीं प्रमाणे अज्ञा की वखारर दृष्टि पड़ते आिकड़े संचार करते तिक विश्वा होता भाजते यह सर्व विश्व वासुदेव भरला है पूर्ण अनुभव आतो म्हणून भक्तामध्ये तोच सर्वश्रेष्ठ आणि तोच ज्ञानी होय धनुर्धरा ज्याच्या अनुभवाच्या वखारीत सर्व चराचर विश्व साठवले आहे असा हा महात्मा फार दुर्लभ आहे शिवाय अर्जुना म पुष्कळ मला भसतात पण त्यांची भक्ती फक्त विषय सुखाशने असते कारण आशा तिमिराने त्यांची दृष्टी विषयांत झालेली असते <coughs> श्लोकार्थ विसावा वेगवेगळ्या कामनाने ज्यांचे ज्ञान नाहीसे झाले आहे आणि ते अज्ञानी आपापल्या स्वभावाच्या अधीन झालेले आहेत ते ज्या ज्या देवतेचा जो जो उपासना नियम असेल त्या त्या नियमांचे अवलंबन करून मज आत्मरूप वासुदेवाहून भिन्न असलेल्या इतर देवतास भासतात आणि फलाच्या इच्छेने त्याच्या हृदयात कामाचा का रिहाव झाला की त्याच्या संसर्गाने ज्ञानरूपी देवा मालवतो अशा रीतीने त्यांना आंतरबाह्य आधार होतो अंतरब्य अंधार होतो मुनोर मी ते हो अंतर इतर देव भजू लगता अगोदर मये आधीन फल प्राप्ति करता दीन मैं कौतुकाने लंपट होवानी कसी भक्ति करता पे व उपचार द्रव्या ने तसे यथा यथा विधि काउन जे जे उपचार कर देवते, देवते, देवते फलाकर उपासना करते इच्छा मीच पुरो पहा कि देव देवी मीच आहे परंतु त्याचा तसाही निश्चय नसतो म्हणून त्या देवतांच्या ठिकाणी त्याचा निराळा निरा भाव असतो श्लोकार्थ बावीसावा तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करण्याचा प्रयत्न करतो आणि मग मीच निर्माण केलेल्या त्याच्या कामना पूर्ण होतात मग त्यांना ज्या ज्या देवतेची श्रद्धा असेल त्या त्या देवतेचे आपली कार्यसिद्धी होईपर्यंत ते यथाविधी पूजन करतात याप्रमाणे ज्याने जे फल इच्छावे ते त्याला प्राप्त होते परंतु ते सर्व माझ्यापासूनच नव्हते श्लोकार्थ तेसावा परंतु अन्य देवतांना भजणाऱ्या त्या अल्पबुद्धी मनुष्यांना प्राप्त होणारे देवतान <coughs> ते फल नाशवंत असते देवतांचे भक्त देवतांना जाऊन मिळतात आणि माझे भक्त मला येऊन मिळतात परंतु ते भक्त मला जाणत नाहीत कारण ते आशा पाशातून म मुक्त होते त्यातच घोटाळतात आणि म्हणूनच नाशवंत अशी इच्छित फळे त्यांना प्राप्त होतात किंबहुना अशा प्रकारचे हे भजन म्हणजे संसाराचे साधनच होय बाकी त्याचा फलभोग म्हणजे स्वप्नातील क्षणिक सुखाप्रमाणेच होय हे एकीकडे राहू द्या त्याचे आवडते दैवत का असे ना त्याने त्या देवतांचे पूजन केले म्हणजे तो देवत्वच पाहतो बाकी तनमन अर्पण करून जे माझ्याच मार्गाला लागले ते देहांती माझ्याकडे येतात श्लोकार्थोवीसावा माझा उत्कृष्ट अविनाशी व अत्युत्तम असा भाव न जाणणारे अज्ञानी लोक मी अव्यक्त असता मला देहधारी मानतात पण प्राणी तसे करीत नाही आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करून घेऊन इतर देवतांच्या पूजनाने अल्प फलप्राप्ती करून घेऊन तळहातावरच्या पाण्यात पोहल्याप्रमाणे करतात किंवा अमृताच्या समुद्रात बुडाला असता मग तोंड दाबून का करावे आणि मनामध्ये दत्क्यातील पाण्याची आठवण का करावे अमृतात शिरवून देखील मराव यायचे हे असे तरी का करावे अमृतात सुखाने अमृत रूप होऊन का राहू नये त्याचप्रमाणे धनुर्धरा फलाशा रूप पिंजरा टाकून देऊन अनुभव रूप पंखाने संचार करून चिदाकाशाचे भज भगवत स्वरूपाने धनी का न व्हावे ते चिदाकाश आपण कितीही उंच उडण्याचे मनात आणले तरी सुखाने उडण्यास फै फ़े... फैलावलेले आहे त्या मला न मोजता येणाऱ्याला मापात का घालावे माझ निराकाराला साकार का मानावे मी सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधनाने का शिणावे पण अर्जुना खरं विचारशील की नाही तर बहुत करून हे बोलणे कोणाला आवडत नाही श्लोकार्थ पंचवीसावा योगमायेने व्याप्त असा जो मी तो सर्वांना स्पष्ट दिसत नाही हे मूढ लोक जन्माला न येणाऱ्या अविनाशी अशा मला जाणत नाही का की योगमायेच्या पडद्याने ते आंधळे झाले नसतात म्हणून देहबुद्धीच्या बळाने प्रकाशरूप जो मी त्या मला ते पाहत नाही एरवी मी जीत नाही अशी एकतरी वस्तू आहे का पहा की कोणतेही पाणी रसविरेत आहे का वारा कोणाला स्पर्श करीत नाही आकाश कोठे सामवत नाही हे असो अवघ्या विश्वास मीच एकटा भरलेलो आहे श्लोकार्थ सव्वीसावा अर्जुना मागे झालेली सध्या असणारी आणि पुढे होणारी भूते मी जाणतो परंतु मला कोणी जाणत नाही ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले त्यांचे ठिकाणी मीच होतो आणि हल्ली आहेत त्यातही मीच आहे किंवा पुढे होणार आहेत तेही माझ्यापासून भिन्न नाही परंतु हे फक्त बोलणे आहे बाकी काही होत नाही आणि काही जात नाही ज्याप्रमाणे दोरीच्या सापाविषयी तो काळा कवड्या गवला वगैरे का कल्पना करता येत नाही त्याप्रमाणे प्राणीमात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणतीच कल्पना करता येत नाही हे पंडूसुद्धा अशा प्रकारे मी सदा अखंड आहे प्राणीमात्रांच्या मागे जो संसार लागत आहे त्याचे कारण निराळे आहे म्हणून त्याविषयी थोडीशी गोष्ट सांगतो ती ऐक अभिमान व तनू या दोघूंची प्रीती जडली श्लोकार्थ सत्तावीसावा हे परंतपा भारता इच्छा आणि द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःख रूप मोहाने सर्व भूते वेडावून जाऊन उत्पत्तीखाली उत्पत्ती खाली काली मोठ्या गोंधळात पडतात त्या दोघांच्या प्रीतीपासून इच्छारूप कन्या उत्पन्न झाली व आपल्या पूर्ण तारुण्यात आल्यावर तिथे द्वेषाशी लग्न लागले त्या दोघांपासून रूप द्वंद्व मोह हा पुत्र झाला नंतर त्यांच्या अहंकार आजोबाने त्याला वाढवले तो मोह नेहमी धैर्याला व इंद्रतिकूळ आणि आशारूप दुग्धाने पुष्ट झालेले हे धनुर्धरा असंतोष रूप मद्याने उत्पन्न झाल्यामुळे तो विषयांच्या उपभोगाला विटत नाही त्याने शुद्ध भक्तीच्या वाटेवर विकल्पाचे काटे पसरून मग कुमार्गाचे आडवाटा काढले आहे त्या योगाने प्राणी मात्र भ्रम पाहून संसार पडतात व त्यांना महादुःखाचे सपाटे सोसावे लागतात श्लोकार परंतु पुण्यकर्माच्या योगाने ज्याचे पातक लयाच गेले आहे ते दृढ निश्चयी जनक सुखदुःखाच्या मोहापासून मुक्त होऊन मला भसतात याप्रमाणे विकल्पाचे तीक्ष्ण परंतु निष्फल काटे पाहून ज्यापासून मतिभ्रम उत्पन्न होतो त्यांना जे मानित नाहीत भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलाने जे नीट जाताना विकल्पाचे काटे चिरडून टाकतात ते महापातकांचे अरण्य टाकून सरळ मार्गाने जातात नंतर पुण्याच्या मार्गाने लवकर चालून माझे सान्निध्य पावतात आणि अशा रीतीने वाटमार्यांच्या म्हणजे कामक्रोधाधिकांच्या हातून सुटतात श्लोकार्थ एकोणतीसावा जे माझ्या आश्रयाने ज जरा, जरामरणापासून मुक्त होण्यासाठी यत्न करतात ते ते ब्रह्म जाणतात आणि सर्व अध्यात्म व सर्व कर्मालाही जाणतात एरवी पार्था जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटावे असे जे साधन आहे त्याच्या जा प्राप्तीची ज्यांना इच्छा उत्पन्न होते त्यांना त्यांचा तो प्रयत्न फलद्रूप होऊन ब्रह्मप्राप्ती होते व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे ते पूर्णतेस पावतात त्यावेळी आम्ही धन्य आहोत असे त्यांना वाटून सर्व भर आनंद भरलेला दिसतो कर्मे जागच्या हे धनंजय अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो कारण त्यांच्या या परमार्थ व्यापारा रूप व्यापारात भांडवल मेच आहे त्यांना समदृष्टी हेच व्याज मिळून ऐक्य रूप संपत्तीची समृद्धी होते त्यामुळे भेदरूप दैन्याची ओळखही राहत नाही पुरुष मरण काली ही मला जाणतात ज्याने अनुभवाच्या हाताने मायावशी जीवाला धरून पांचभौतिक सह मला स्पर्श केला ज्यांच्या ज्ञानाच्या वेगाने मला अधियज्ञ या दृष्टीने पाहिले त्यांना शरीराच्या वियोगाने म्हणजे मरण समयी दुःख होत एर नाही एरवी आयुष्याचे दोरी तुटाव्याचे बेतात आली असता प्राण्यांची जी खळबळ उडून जाते ती पाहून न मरणाऱ्यांच्या चित्ताला सुद्धा युगांत ओढवल्यासारखे नायक आहोत परंतु जे मद्रूप झाले ते प्राणांतीही मला सोडित नाहीत हे कसे होते ते मला सांगता येत नाही एरवी असे पक्के समज कि जे अशा प्रकारे पूर्ण ज्ञानी आहेत तेच अंतःकरणापासून माझे ऐके पावले हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधान रूप उंज नव्हती कारण त्याचे लक्ष क्षणभर दुसरीकडे होते त्या ठिकाणी ते ब्रह्मप्रतिपादक वाक्ये हीच फले पुष्कळ अर्थरूपी रसाने भरलेली होती व त्यांचा भक्तिरूप स्वास तोहीकडे पसरला होता त्यावेळी कृष्ण कृपारूप मंद वाऱ्याच्या श्रीकृष्ण रूप वृक्ष अर्जुनाच्या श्रवण रूप ओटीत ती फळे वेदांत सिद्धांतांचीच बनलेली ब्रम्हरसाच्या सागरात बुचखळलेली व तशीच परमानंद रूप साखरेत घोळलेली होती अशा रीतीने बनलेली जी निर्मळ फळे त्यांच्या अर्थरूपी गर्भाचा लाभ व्हावा अशी अर्जुनास इच्छा उत्पन्न होऊन तो विस्मयरूप अमृताचे घोट घेऊ लागला अशा रीतीचे सुख झाल्यावर तो स्वर्ग सुखाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या अंतकरणात गुदगुल्या होऊ लागल्या प्रमाणे त्या, त्या फळांचे बाहिर स्वरूप पाहून त्याचा आनंद वाढू लागला त्यावेळेस त्या फळांची चव घेण्याची जिभेला इच्छा उत्पन्न झाली म्हणून लवकर अनुमान रूपस्तावर ती श्रीकृष्ण वाक्य रूप फले घेऊन ती तो अनुभव रूप मुखात एकदम घालू लागला त्यावेळी विचार रूप जीभेने ती घेता येना वे हेतु रूप दाताने फुटेनात असे जाणून सुभद्रापती दो अर्जुन तो त्यांना तोंड लावीना मग चमत्कार वाटून असे म्हणतो की अहो पाण्यात दिसणाऱ्या नक्षत्राप्रमाणे या अक्षरांच्या सुंदरपणाने अक्षरांना फल समजून मी कसा फसलो ही अक्षरांची पदे नसून केवळ आकाशाच्या घड्या आहेत व आमच्या बुद्धीने कितीतरी बु बुड्या मारल्या तरी काही थांब लागायचं नाही तेव्हा ही फळे घेता येत नाही तर मग ती जाणता कशी येतील असे अर्जुनाने मनात आणून पुन्हा यादवेंद्र श्रीकृष्णाकडे पाहिले मग अर्जुनाने देवास विनंती केली की देवा ही जी एकवटलेली सात पदे त्यांचा कधीही कोणी स्वाद घेतला नाही हे मोठे आश्चर्य एरवी लक्षपूर्वक ऐकत नसता केवळ श्रवणाच्या जोरावर लक्ष नसता श्रवण केले तर अनेक साधारण सिद्धांताचे तात्पर्या तरी बोलव बोलून दाखवता येतील का नाही आणि त्यातूनही देवा आपले हे बोलणे काही साधारण नवे, ही अक्षरे नुसती पाहिल्यावर विस्मयाला देखील मोठे आश्चर्य वाटते कानाच्या झरोक्यातून बोल रूपी किरण आच नाहीत तोच चमत्कारा वाटून माझे लक्ष खुंतले म्हणजे मतीत आले त्या शब्दांचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे असे म्हणण्यात जो वेळ चालला आहे तोही मला सहन होत नाही म्हणून देवा लवकर सांगा याप्रमाणे मागील प्रत्यंतर घेऊन पुढल्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून व मध्येच आपली ऐकण्याची इच्छा दर्शवून अर्जुनाने विचारले अर्जुनाचे प्रश्न करण्याची काय शैलीये पहाय की मर्यादेचे उल्लंघन न करता श्रीकृष्णाच्या हृदयाला प्रेमालिंगन देण्यास तो तयार झाला अहो श्री गुरुना ज्या वेळेस याचे त्यावेळेस अशाच मर्यादेने पुसावे लागते त्यांची मर्यादा कायम ठेवून कसे पुसावे हे फक्त एक सवेसाचे अर्जुनच जाणतो आता त्याचे ते प्रश्न करणे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरी ते उत्तर देणे हे संजय कशा प्रेमाने सांगेल ते पहा जी गोष्ट मराठी भाषेत सांगितली जाईल तिच्याकडे नीट लक्ष द्या असे की ज्या योगाने कानाच्या अगोदर दृष्टीला अर्थ दिसेल बुद्धी रूपो जिभेने त्या शब्दांचा रस न चाकता अक्षरांच्या शोभेने इंद्रिये तकतील पहा की मालती पुष्पांच्या कड्यांचा स्वाद नाकाला खरोखर येईल परंतु त्याच्या बाहेरील सुरेखपणाने डोळ्यांना सुख होणार नाही का त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिय सुखाचे राज्य करतील व मग त्वरील सिद्धांताच्या गावाला जातील अशा सुंदरपणाने जे बोलणे ऐकल्यापासून बोलणे बंद होते ते ऐका असे नैऋत्तीदास म्ह म्हणतात श्रीज्ञानदेव विरचिता भावादीकाध्याय समाप्त।